अध्याय साठावा रुक्मिणी श्रीकृष्ण रुक्मिणी संवाद श्री, श्री शुकाचार्य म्हणतात जगद्गुरु श्रीकृष्ण एके दिवशी रुक्मिणी देवींच्या पलंगावर आरामात बसलेले होते भीष्मक नंदिनी रुक्मिणी आपल्या सख्यांसह पतीची पंख्याने वारा घालून सेवा करीत होती जे परमेश्वर सहजतया या जगाची निर्मिती पालन आणि प्रलय करतात तेच अजन्मा प्रभू आपणच तयार केलेल्या धर्ममर्यादांच रक्षण करण्यासाठी यदूकुलात अवतीर्ण झालआआहे रुक्मिणीदेवीच अंतःपूर अतिशय सुंदर होत त्यामध मोत्यांच्या लड्या लावलछत होत रत्नांच दिवे झगमगत होत जाईंच्या माळा लावलख्या होत्या भ्रमरांचे थवे त्या फुलांवर गुंजारव करीत होत झोरोक्यांच्या जाळीतून चंद्राची शुभ्रकिरणी आत येत होती राजा उपवनातील पारिजातकाचा सुगंध घेऊन बगीचात वारा वाहत होता झरोक्यांच्या जाळ्यातून धुपाचा धूर बाहेर जात होता अशा महालात दुधाच्या फेसाप्रमाणे शुभ्र बिछाना घातलेल्या पलंगावर मोठ्या आनंदाने विराजमान झालेल्या त्रैलोक्याच्या स्वामींची रुक्मिणी सेवा करीत होती रत्नाची दांडी असलेली चौरी सखीच्या हातातून रुक्मिणीने घेतली आणि त्याने वारा घाली ती भगवंतांची सेवा करू लागली तिच्या अंगठ्या आणि बांगड्या घातलेल्या हातात चौरी शोभत होती पायात रत्नजडीत पंझणी रुणझुण करीत होती पदराच्या लपलेला लपलेल्या केशराचा लाली लालीमुळे गळ्यातील मोत्यांचा हार लालसर दिसत होता आणि कमरेवर बहुमूल्य कमरपट्टा चमकत होता अशी ती भगवंतांच्या जवळ राहून त्यांची सेवा करीत होती कुरळे केस कुंडले आणि गळ्यातील सुवर्णांचे हार यांनी शोभणाऱ्या तिच्या मुखचंद्रावरून हास्यरूप चांदण्यांचा अमृत वर्षाव होत होता ती साक्षात एकनिष्ठ लक्ष्मीच होती यावेळी तिने लीलेने भगवंतांना अनुरूप असे रूप धारण केलेले होते तिला पाहून प्रसन्न झालेल्या श्रीकृष्णांनी हसत हसत तिला म्हटले हे राजकुमारी ज्यांच्याजवळ लोकपालांच्यासारखे ऐश्वर्य होते जे मोठे प्रभावशाली आणि श्रीमंत होते त्याचप्रमाणे सौंदर्य औदार्यता मध ही जे असामान्य होते असे राजे तुला इच्छित होते तुझे वडिल भाया शब्द दिखला होता जे कामोन्मत्त होचक बंदे होते शिशुपाल इत्यादि सोडन तुझा तोड़ी नसले मे तू कासुंदरी जरासंध इत्यादि राजा भीति ने आम समुद्र वस्ती के लिए बलवानांशी आम्ही वैर धरले आहे आणि जवळजवळ राजसिंहासनही आम्हाला मिळण्यासारखे नाही हे सुंदरी आमचा मार्ग कोणता हे सुद्धा लोकांना माहीत नाही लौकिक व्यवहार सोडून वागणारे आम्ही तसे स्त्रियांना खुशही न करणाऱ्या पुरुषांना वरणाऱ्या स्त्रियांना बहुला दुःखच भोगावे लागते हे सुंदरी आम्ही असे जवळ काही न बाळगणारे आणि जे जवळ काही बाळगत नाहीत अशाच लोकांवर आम्ही प्रेम करतो यामुळेच धनवान लोक बहुधा आमच्या वाऱ्यालाही राहत नाहीत ज्यांच्या धन कूळ ऐश्वर सौंदर्य आणि प्रताप या गोष्टी सारख्या असतात त्यांचेच परस्पर विवाह आणि मैत्री होतात श्रेष्ठ कनिष्ठांचे नव्हेत हे विदर्भ राजकुमारी दूरदर्शीपणा नसल्यामुळे तू या गोष्टींचा विचार केला नाहीस आणि भिक्षुकांकडून माझी खोटी प्रशंसा ऐकून माझ्यासारख्या गुणहीनाला तू वरलेस अजूनही तू आपल्याला अनुरूप अशा श्रेष्ठ क्षत्रियांशी विवाहबद्ध हो त्यामुळे तुझ्या इहपर लोकातील आकांक्षा पूर्ण होऊ शकतील हे सुंदरी तुला माहीतच आहे की शिशुपाल शाल्व जरासंध दंतवक्र इत्यादी राजे आणि तुझा थुरला भाऊ रुक्मी सुद्धा माझा द्वेष करीत आहेत हे कल्याणी सामर्थ्याने मदांध झालेल्या गर्विष्ट अशा त्या दुष्टांचा गर्व नाहीसा करण्यासाठीच मी तुझे अपहरण करून तुला आणले आम्ही खरोखरच देह आणि घरदार याविषयी उदासीन आहोत स्त्री संतान आणि धन यांची आम्हाला आकांक्षा नाही आम्ही निष्क्रिय असून दिव्यासारखे साक्षीदार आहोत आम्ही आमच्या आत्म्याच्या साक्षातकारानेच पूर्ण काम आहोत श्री म्हणतात श्रीकृष्ण आपल्यापासून कधीच दूर जात नसल्या रुक्मिणीला आपणच याला सर्वाधिक प्रिय आहे असा झालेला गर्व नाहीसा करण्यासाठीच भगवंत एवढे बोलले आणि गप्प राहिले आपले प्रियतम त्रिलोकेश्वर भगवंतांचे पूर्वी कधीच न ऐकलेले हे अप्रिय बोल जेव्हा रुक्मिणीने ऐकले तेव्हा ती भ्याली तिचे हृदय धडधडू लागले चिंतेच्या आथांग सागरात ती गटागळ्या खाऊ लागली अखेर ती रडू लागली नखांच्या लालिम्यामुळे सुंदर दिसणाऱ्या पायांच्या नखाने ती जमीन उखरू लागली डोळ्यातील काजळाने काळे झालेले अश्रू केशराने रंगलेली वक्षस्थळे धुवू लागले ती मान खाली घालून उभी राहिली अत्यंत दुःखाने तिच्या तोंडून शब्द फोटेना आत्यंतिक व्यथा भय आणि शोकामुळे तिची विचारशक्ती लोप पावली वियोगाच्या शंकेने ती इतकी दुबळी झाली की तिच्या मनगटातील बांगड्या ओघळू लागल्या हातातील चौरी गळून पडली बुद्धी व्याकुळ झाल्याने तिला एका घेरी येऊ लागली आणि वाऱ्याने केळून पडावी त्याप्रमाणे केस विस्कटून ती जमिनीवर कोसळली भगवान श्रीकृष्णांच्या लक्षात आले की विनोदाचे मर्म लक्षात न आलेल्या रुक्मिणीची माझ्यावरील अत्यंत प्रेमामुळे अशी अवस्था झालेली आहे स्वभावताच दयाळू असणाऱ्या श्रीकृष्णांचे मन तिच्याबद्दलच्या करुणेने भरून आले त्यावेळी चार हात धारण केलेले भगवान चटकन पलंगावरून खाली उतरले आणि रुक्मिणीला त्यांनी उठवले तिचे मोकळे झालेले केस सावरले आणि आपल्या कमलकराने तिचे तोंड फुरवाळले हे राजा भगवंतांनी तिच्या डोळ्यातील अश्रू आणि दुःखाश्रुंनी भिजलेले स्तन पुसून आपल्या आपल्याबद्दल अनन्य प्रेमभाव असणाऱ्या तिला बाहुनी आलिंगन दिले समजूत घालण्यात कुशल असणाऱ्या भक्तवत्सल प्रभूंनी हृिनी विनोदाने गोंधळून जाऊन बेचैन झालेली पाहून तिची अशी थट्टा करायला नको होती असे वाटून त्यांनी तिची समजूत घातली ते म्हणाले हे विदर्भनंदिनी माझे बोलणे तू मनावर घेऊ नकोस तू माझ्याशीच एकनिष्ठ आहेस हे मला माहीत आहे प्रिय तु का ऐक तुझी थट्टा होती ज्यादा ओठ प्रणय को थरथरतअे रागा मुख्यकड़ा लाल भूया उचावल तुझे सुंदर मुखकमल पहा बोलो घाबरट प्रिय गृहस्थानी अपने प्रिय पत्नी हास्य विनोद करी का घटका आनंद घासा विरंगुला हो श्रीशुख राजन श्रीकृष्णांनी अशा प्रकारे समजावले तेव्हा त्यांचे ते चेष्टेचे बोलणे होते हे लक्षात येऊन आपले प्रियतम आपल्याला सोडून देतील ही तिची भीती दूर झाली परीक्षिता सलज्जभास्य आणि प्रेमपूर्ण मधुर कटाक्षाने श्रीकृष्णांच्या मुखाकडे पहात ती त्या पुरुषोत्तमांना म्हणाली हे कमलनयना ऐश्वर इत्यादी सर्व गुणांनी युक्त अशा अनंत भगवानांना अनुरूप अशी मी नाही हे आपले म्हणणे बरोबर आहे आपले अखंड महिम्यात राहणारे आणि ब्रह्मादेवादिकांचेही अधिपती आपण कुठे आणि केवळ अज्ञानी लोकच जीची सेवा करतात अशी मी गुणमय प्रकृती कुठे हे त्रिविक्रमा आपण राजे लोकांच्या भीतीने समुद्रात येऊन लपला आहात हे आपले म्हणणेही बरोबर आहे परंतु हे राजे म्हणजे तीन गुण आपण जणू त्यांच्याच भीतीने अंतःकरण रुप समुद्रामध्ये चैतन्य घन अनुभूती स्वरूप आत्म्याच्या रुपामध्ये विराजमान असता आपले राजांशी वैर आहे हेही खरेच पण ते राजे म्हणजे ही क्षुद्र इंद्रिये यांच्याशी आपले वैर आहेच आणि हे प्रभू आपण आज सिंहासन नाही हेही योग्यच आहे कारण आपल्या भक्तांनी सुद्धा राजपद म्हणजे अज्ञान अंधकार समजून त्याचा त्याग केला आहे तर मग आपण त्याचा कसा स्वीकार कराल आपण म्हणता की आपला मार्ग स्पष्ट नाही आणि लौकिकातील पुरुषांप्रमाणे आपण वागत सुद्धा नाही हेही खरेच कारण जे मुनी आपल्या पादपद्मांचा मकरंदरस सेवन करतात त्यांचा मार्गसुद्धा अस्पष्ट असतो आणि विषयांमध्ये गुरफटलेल्या नरपशूंना त्याची कल्पनाही करता येत नाही आणि हे अनंता आपल्याला अनुसरणाऱ्या आपल्या भक्तांच्या क्रियाही जर अलौकिक असतात तर सर्व शक्ती आणि ऐश्वर्याचे आश्रय असणाऱ्या आपल्या क्रिया अलौकिक असतील यात काय आश्चर्य आपण स्वतःला निष्किंचन म्हणता तेही बरोबर आहे कारण आपल्या खेरीज दुसरी कोणतीच वस्तू या विश्वात नाही म्हणून आपल्याला निष्किंचन म्हणायचे शिवाय ज्या ब्रह्मदेव इत्यादी देवांची पूजा सर्व लोक करतात तेच देव आपली पूजा करतात सर्व लोक पूज्य अशात त्यांना आपण प्रिय आहात आणि ते आपल्याला प्रिय आहेत धनाढ लोक आपल्याला भजत नाहीत हे आपले म्हणणेही योग्यच आहे जे लोक धनांच्या अभिमानाने आंधळे होऊन इंद्रियांना तृप्त करण्याच्या मागेच असतात ते आपले भजन करीत नाहीत हे खरेच कारण आपणच मृत्यूरूप आहात हे ते जाणत नाहीत आपणच चतुर्विध पुरुषार्थ आणि त्यांचे आनंदरूप फलस्वरूप आहात अशा आपल्याला प्राप्त करण्यासाठी विचारवंत सर्वस्वाचा त्याग करतात भगवन त्याच विवेकी पुरुषांच्या आपल्याशी सेव्य सेवक संबंध असणे उचित आह जे लोक स्त्री पुरुष संबंधाने प्राप्त होणाऱ्या सुखदुःखाला वश होतात त्यांच्याशी आपला संबंध कसा योग्य ठर भिक्षा मागून उदरनिर्वाह करणाऱ्यांनी आपली प्रशंसा केली नाही तर संन्यासी महात्म्यांनी आपला महिमावर नीला आह मी अ अदूरदर्शीपणाने नव्हे तर समजून उमजून आपल्याला वरलेले आहे कारण आपण साऱ्या जगताचे आत्मा आहात आणि आपल्या प्रेमीजनांना आपण आत्मदानही करीत असता मी जाणून बुजूनच त्या ब्रह्मदेव, देवराज इंद्र इत्यादींचा त्याग केला कारण आपल्या भुवयांच्या इशाऱ्यावर उत्पन्न होणाऱ्या काळाच्या वेगाने त्यांच्या आशा आकांक्षांवर पाणी पडते मित्रांची काय कथा हे गदाग्रजा आपण राजांच्या भीतीने समुद्रात निवास करू लागलात हे आपले म्हणणे तर्कसंगत वाटत नाही कारण आपण केवळ आपल्या शारंग धनुष्याच्या टणत्काराने माझ्या विवाहासाठी आलेल्या सर्व राजांना पळवून लावून मला पळवून आणलेत जसा सिंह आपल्या आरोळीने वनातील पशूंना पिटाळून लावून आपला भाग घेऊन येतो हे कमलनयना जे माझ्या मागे लागतात त्यांना साधारणपणे कष्टच भोगावे लागतात असे आपण कसे म्हणतात प्राचीन काळी अंग पृथू भरत ययाती गय इत्यादी राजराजेश्वर आपापले एकछत्री साम्राज्य सोडून ज्या आपल्याला प्राप्त करून घेण्याच्या इच्छेने तपश्चर्या करण्यासाठी वनामध्ये गेले होते त्यांना आपले अनुयायी होण्यामुळे काही कष्ट झाले काय आपण म्हणता की मी एखाद्या राजकुमाराला वरावे पण भगवान सर्व गुणांचे आश्रयस्थान असणाऱ्या संतांनी स्तविलेल्या लोकांना पापतापापासून मुक्त करणाऱ्या लक्ष्मीचे निवासस्थान असणाऱ्या आपल्या चरणकमलांचा सुगंध एकदा घेतल्यावर आपला स्वार्थ परमार्थ जाणणारी कोणतीही मनुष्यस्त्री ते सोडून नेहमी मोठ्या भयाने ग्रासलेल्यांचा स्वीकार करील हभू इहपर लोकातील सर्व अशा आकांक्षा पूर्ण करणाऱ्या तसेच सर्वांचे आत्मा असणाऱ्या आणि मला अनुरूप अशाच जगदीश्वरांना मी वरले आहे मला माझ्या कर्मानुसार वेगवेगळ्या योनिंत भटकावे लागले तरी नेहमी आपले भजन करणाऱ्यांचा मिथ्या संसारभरम नाहीसा करणाऱ्या आणि त्यांना आपले स्वरूप सुद्धा देऊन टाकणाऱ्या अशा आपल्या चरणांनाच मी शरण असावे हे अच्युता हे शत्रुनाशना घरांमध्ये स्त्रियांची गाढवाप्रमाणे ओझी वाहणारे बैलांप्रमाणे कामाला झुंपलेले कुत्र्यांप्रमाणे तिरस्कार सहन करणारे बोक्यांप्रमाणे हिंसक दासांप्रमाणे सेवा करणारे आपण सांगितलेले शिशुपाल इत्यादी राजे आहेत जिच्या कानांवर शंकर ब्रम्हदेव इत्यादी देवेश्वरांच्या सभेत गायन केल्या जाणाऱ्या आपल्या कथा आल्या नसतील तिलाच ते राजे लखलाभू होत वरून कातडे, दाढी मिशा रोम नखे आणि केसांनी झाकलेले, आणि आतमांस हाडे रक्त किडे मलमूत्र कफ पित्त आणि वायू यांनी भरल म्हणूनच जिवंत असून प्रेतासारख्या असणाऱ्या या शरीराला जिला आपल्या चरणान मिंदांच्या मकरंदाचा सुगंध हुंगायला मिळालिला नाही अशीच मूर्खस्त्री आपला प्रियपती म्हणून भसत ह कमलना आपण आत्माराम असल्यान तरी आपल्या चरणकमलांवर माझे दृढ प्रेम असावे जेव्हा आपण या जगाच्या अभिवृद्धीसाठी उत्कट रजोगुणांचा स्वीकार करून माझ्याकडे पाहता तो सुद्धा आपला मोठा अनुग्रहच आहे असे मी मानते हे मधुसूधना एखाद्या अनुरूप वराला माळ घाल असे आपण म्हणालात तुमचे हे म्हणणेही मला खोटे वाटत नाही कारण कधीकधी एखाद्या पुरुषाने जिंकल्यानंतर सुद्धा काशीराजाची कन्या आंबा हिच्याप्रमाणे एखादीचे दुसऱ्या पुरुषावर प्रेम असू शकत कुलटा स्त्रीचे मन तर विवाह झाल्यानंतरही नवनवीन पुरुषांकडे ओढ घेते बुद्धिमान पुरुषाने अशा स्त्रीला आपल्याजवळ ठेवू नये तिला स्वीकारणारा पुरुष इहलोक आणि परलोक असे दोन्हीही घालवून बसतो श्रीकृष्ण म्हणाले साधवी राजकुमारी तुझ्या तोंडून हेच ऐकण्यासाठी मी तुझी थट्टा केली तू माझ्या म्हणण्याचा जो जो अर्थ लावलास तो अक्षरशः खरा आहे हे सुंदरी तू माझी अनन्य भक्त आहेस तू माझ्याकडून ज्याची इच्छा धरशील त्या तुझ्या इच्छा नेहमीच पूर्ण होतील शिवाय माझ्या संबंधीच्या कामना सांसारिक बंधनात टाकणाऱ्या नसतात हे पुण्यशिले मी तुझे पतिप्रेम आणि पातिव्रत्य चांगल्या तऱ्हेने पारखले कारण मी अनेक प्रकारे तुला विचलित करण्याचा प्रयत्न केला नाही तुझी बुद्धी माझ्यापासून दूर गेली नाही हे प्रिय मी मोक्ष देणारा आहे असे असून जे सकाम पुरुष अनेक प्रकारची व्रते आणि तपश्चर्या करून दांपत्य सुखाची अभिलाषा करतात ते माझ्या मायेने मोहित झाले आहेत असे समजावे हे मानिनी मोक्ष व सर्व प्रकारच्या संपत्तीचा स्वामी परमात्मा अशा मला प्राप्त करूनसुद्धा जे लोक फक्त संपत्तीचीच अभिलाषा धरतात माझी नवे, ते अभागीच होत कारण विषय सुख नरकामध्येही मिळू शकते परंतु त्या लोकांचे मन विषयांमध गुंतलेले असत म्हणूनच त्यांना नरकात जाणेसुद्धा चांगली वाटत हृहस्वामिनी तू आतापर्यंत संसारबंधनातून मुक्त करणाऱ्या माझीच निरंतर सेवा केली आहेस ही मोठीच आनंदाची गोष्ट आह संसारासक्त मानसे असे कधीच करू शकत नाहीत ज्या स्त्रियांचे चित्त वाईट कामनांनी भरलेले असते आणि ज्या आपल्या इंद्रियांच्या तृप्तीसाठीच निरनिराळ्या प्रकारची कपट कारस्थाने करीत असतात त्यांना तर असे करणे खूपच अवघड आहे हे मानिनी ते मी तुझे पतीप्रेम आणि पातिवृत्य चांगल्या तऱ्हेने पारखले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 हि गृहस्वामिनी तू संसार संसारबंधनातून मुक्त करणाऱ्या माझीच निरंतर सेवा केली आह से कधी, ही मोठीच आनंदाची गोष्ट आह संसार आसक्त माणसी असे कधीच करू शकत नाही ज्या स्त्रियांचित्त वाईट कामनांनी भरलि असत ज्या आपल्या इंद्रियांच्या तृप्तीसाठीच निरनिराळ्या प्रकारची कपट करीत असतात त्यांना तर असे करण खूपच अवघड आहा मानिनी मेरा अपने घर तुझा सारखी प्रेम करना पत्नी दुसरी को दिसत नहीं कारण फक्त मजी की ऐकुन अपलवाहा आजा की उपेक्षा कराहणा करवी तू मतसंदेश पाठला होता हरण करते वे मैं भावाला युद्ध जिंकन तला विद्रूप के अनिरूद्वा विवाह प्रसंगी दूत खेलते बलराने तो वध किला परतु आपल्याशी वियोग होईल या भीतिने तू गुपचूपपण सर्व दुख सहन कर मना शब्दा सुध्ध तू बोलना नहींस हाथ गुणा मुस तू मिंकलेस भगवान त्रिकालदर्शी आ वधा भविष्य उल्लेख के मैं प्राप्ति सा दूताकर्वी अपला गुप्त सदेश पाठला होता परन्तु माझाला उशीर होता हैअसे तुला जग अटू लगे त्यावेळी तू आपले हे शरीर दुसऱ्या कोणासाठीही योग्य नाही असे समजून ते सोडण्याचा निश्चय केलास तुझा हा प्रेमभाव तुझ्या ठिकाणीच राहू दे आम्ही त्याची परत परतफेड करू शकत नाही फक्त त्याचे कौतुक करतो श्री शुक म्हणतात जगदीश्वर भगवान श्रीकृष्ण आत्माराम असूनही सामान्य मनुष्यासारखे असे प्रेमालाप करीत रुक्मिणीबरोबर रममाण झाले जगाला उपदेश करणारे सर्व व्यापक भगवान याच प्रमाणे अन्य पत्न्यांच्या महालांमध्येसुद्धा ग्रहस्थाप्रमाणे ग्रहस्थ धर्माचा उचित अशा धर्माचे आचरण करीत अध्याय साठावा समाप्त।